आणि परत फिरला तो मैथिलीला भेटण्याच्या इच्छेने त्वरेने जात असता त्याच्या पाठीमागे कोल्हे कर्कश स्वराने ओरडले त्यांचा तो भयानक शहरे आणणारा स्वर जाणून त्या कोल्ह्यांच्या स्वराने भय वाटून त्याच्या मनात नाना शंका येऊ लागल्या हे त्या मला घडणार काय का असे वाटते ते कोल्हेर लक्षणाने ऐकला असेल तर तो आवाज ऐकून मैथिलीनेच पाठवल्यामुळे तो तिला तेथेच सोडून त्वरेने येथे माझ्याकडे येईल राक्षसानी मिळून सीतेचा वध करण्याच्या अगोदर खरोखर बेत केला असावा आणि कांचन मृग होऊन मला आश्रमापासून दूर नेले असावे दूर ने, नेल्यावर माझ्या बाणाने मरताना मारीच राक्षस आणि हाय हाय लक्ष्मणा मेलो रे मेलो असे शब्द त्याने उच्चारले वनात मी तेथे नसताना त्या दोघांचे कुशल असेल का कारण जनस्थानाचे निमित्त होऊन माझे राक्षसांशी वैर झाले यावेळी पुष्कळच भयंकर आक्षकून होत असलेले दिसत आहे कोल्यांचे ओरडणे ऐकून आणि आपल्याला मृगरूप घेतलेल्या राक्षसाने कसे दूर करीत करुणाने व्याप्त झाले होते त्या करुणा व्याप्त रामाकडे पक्षी येऊ लागले थोर मनाच्या रामाला त्याने डावी घातली आणि ते भयानक स्वर काढू लागले त्या ती अतिशय भयंकर चिन्हे पाहून त्याचवेळी लक्ष्मणाला म्ल मुखानं येताना पाहित्याने पाहिले लक्ष्मण रामाच्या जवळ आला विषण्ण दुखी रामाची विषण्ण आणि दुःख वाट्याला आलेल्या लक्ष्मणाशी भेट झाली राक्षसांची वस्ती असलेल्या निर्जन वनात सीतेला सोडून आल्याबद्दल लक्ष्मणाची त्या भा त्याच्या भावाने निर्वत्सना केली रामाने त्याचा डावाहात हाती घेऊन अंतिमधुर पण यावेळी कठोर वाटणारे शब्द आर्ततेने उच्चारले अरे रे लक्ष्मणा तू सीतेला सोडून इकडे आलास हे तू निंद काम केलेस सौम्या तिकडे क्षेम असेल की नाही कुणास ठेव जनककन्या वनात फिरणाऱ्या राक्षसांकडून सर्व टाकली गेली असेल किंवा खाल्ली गेली असेल याविषयी वीरा मला शंका नाही मला जी जी चिन्हे दिसून येतात ती एकसारखी अशुभच आहेत लक्ष्मणा सीता आपल्याला सुखरूप भेटेल काय पुरुष व्याघ्रा ती जनक सुद्धा जिवंत असेल का हे हरिणांचे कळप कोल्हे ज्या रीतीने भयानक आवाज काढित आहेत त्यावरून आणि दिशा सगळीकडे पेटल्यासारख्या दिसणारे शकून होत आहेत त्यावरून हे महाबळवता त्या राजकन्याचे राज क्षेम कुशल असेल कारवीर कारण हा मृगासारखा दिसणारा राक्षस मला प्रलोभन दाखवी दूर घेऊन गेला त्याला मी मोठ्या प्रयासाने मारले तो आता मरण्याच्या पंथाला लागलाय पण माझे मन दिन आणि उदासवाने झाले माझा डावाडोळा विकारयुक्त होताय लक्ष्मणा सीता खात्रीने या जगात नसावीच ती पळवून नेली गेलीय मेलीय किंवा वाटेल लागले आहे अरण्यकांडाचा सत्तावन सर्ग समाप्त